या अश्वत्थ वृक्षाचे हे जे वर्णन केले आहे तसे त्याचे खरे रूप अनुभवास येत नाही आणि त्याचा अंत आदी व स्थिती ही नाही अशा या बळकट मुळांच्या वृक्षाचा दृढ वैराग्य रूप शस्त्राने छेद करून परंतु अर्जुना तुझ्या मनात अशी शंका येईल की याप्रमाणे हा एवढा प्रचंड वाढलेला जो संसार रूपे वृक्ष त्याला उपटून टाकील असे काय साधन आहे कारण ज्याच्या वरच्या बाजूच्या शाखांची वाळ ब्रह्मरोगापर्यंत असून ज्याचे मूळ रूपी ब्रह्मात वर आहे या वृक्षांच्या खाली येणाऱ्या फांद्या स्थावर जंगमाच्या तळात शिरलेल्या असून याच्या मध्य भागात मृत्यूरोग भरलेला आहे याप्रमाणे हा वृक्ष बळकट व अफाट असून याचा नाश कोणाच्याने करवेल अशी हळवी भावना कदाचित तू आपल्या मनात धरशील हो तर हे बघ हा वृक्ष उपटून टाकण्यास श्रम ते कसले आहेत लहान मुलाला जो बागोल बुवा दाखवतात तो हाकून देण्यास त्याला कुठ्या दुसऱ्या गावास का घालवावं लागतो आकाशात दिसणारे किल्ले काय पाडावे लागतात तसेच सशाच्या शेंगास काय मोडावे लगते। आकाशात जर पुष्प येईल तरच ते तोडता येईल त्याचप्रमाणे अर्जुना हा तुला सांगितलेला संसार वृक्ष खरा नाही मग तो उपटून टाकण्यास कसली भीती आली आम्ही या झाडाची मुळे व डाळ्या याविषयी जो प्रकार सांगितला तो वांझे चक्रात पुष्कळ मुलेलेकरे आहेत असे सांगण्यापैकीच आहे सपना जी आपण भाषणे करतो त्यांचा जागे झाल्यावर आपल्यास काही उपयोग होतो का त्याप्रमाणे जो ज्ञानी आहे त्याला या संसारपरी वृक्षाची गोष्ट व्यर्थच होय परंतु ज्याप्रमाणे आम्ही या झाडाचे वर्णन केले त्याचप्रमाणे जर याची मुळे भक्कम असून आखरोखर विस्तार पावलेला असता तर कोणाची माय व्यावी होती की त्याला उपटून टाकील हे पहा फुंकर घातल्याने आकाश दूर होईल का म्हणून हे धनंजय ज्याप्रमाणे कासवीच्या तुपाची राजास मेजवाने करणे असंभवनीय आहे त्याचप्रमाणे आम्ही जे या संसार वृक्षाच्या स्वरूपाचे वर्णन केले ती सर्व माया होईल बाबा रे मृगजळाचे तलाव दुरून दृष्टीने पाहण्यासच योग्य बाकी त्यांच्या पाण्यावर साळी केळी करशील काय अगोदर अज्ञान हे मिच आहे मग त्यापासून होणारे कार्य काय किमतीत असणार म्हणून संसाररूपी वृक्ष हा सर्व खोट आहे आणि या वृक्षाला अंत नाही असे म्हणणे हेही एक प्रकारे खरंच आहे तर जोपर्यंत मनुष्य जागा झाला नाही तोपर्यंत निद्रेला शेवट आहे का किंवा रात्र सरली नाही तोपर्यंत पहाट होते का याप्रमाणे हे पार्थ जोपर्यंत ज्ञान उत्पन्न झाले नाही तोपर्यंत या संसार रूपी अश्वत्थास अंत नाही जोपर्यंत वारा वाहताना राहिला नाही तोपर्यंत समुद्रावरील लाटांना शेवट नाही असे म्हणावे लागते म्हणून ज्या वेळेस सूर्य अस्थासाहतो त्यावेळेस मृगजळाचा भास नाही सावतो किंवा दिव्याचा प्रकाश मालवल्यावर नाही सावतो त्याप्रमाणे या संसाररूपी वृक्षाचे मूळ जे अज्ञान ते ज्ञानाचा उदय झाल्याशिवाय नाही सेवत नाही त्याचप्रमाणे हा अनादी आहे असे लोक म्हणतात तर खरोखर पाहू गेल्यास हा त्याच्यावर आळ आलेला असून ही गोष्ट त्याच्या लक्षणास अनुसरूनच आहे कारण संसार वृक्षाचे ठिकाणे तर खरेपणा नाही मग मुण तो मुळात नाहीये त्याला आरंभ कसला व आरंभ करणार कोण जो खरोखर एखाद्या ठिकाणाहून उत्पन्न होतो त्याला आधी आहे हे म्हणणे शोधते पण जो वस्तुता नाहीच त्याला आधी कुठून असणार म्हणून ज्याला जन्म नाही त्याची आई कोण म्हणून म्हणावे यास्तव हा वृक्ष अस्तित्वाशिवाय आहे म्हणून याला अनाधी म्हणते आहे इतकीच वाझेच्या मुलाची जन्मपत्रिका कुठून असणार त्याचप्रमाणे आकाशाचा निळा आहे अशी कल्पना कशी करता येईल अर्जुना आकाशाच्या पुष्पाचा देठ कोणास सोडता येईल म्हणून ज्या संसारवृक्षास अस्तित्व नाही त्याला मुलारंभ कोठोर असणार ज्याप्रमाणे मातीचा घट तयार केल्याशिवाय त्याला अस्तित्व येत नाही त्याप्रमाणे हा संसार रूपी वृक्ष मुळासह हो, अनादि आहे असे जाण अर्जुना या प्रमाणे ह्या वृक्षास आधी व अंत नाही व याची दोहोमधील स्थिती जी भासते तीही व्यर्थ गोदावरी ज्याप्रमाणे ब्रह्मगिरी पर्वतावरून निघून पूर्व समुद्रास जाऊन मिळते त्याप्रमाणे मृगजलाचे नदीला उत्पत्ती खरी नाही व अंतही खरा नाही तथापि ते मृगजल जसे मध्यंतरी व्यस्थ भासते तसा यास आधी नाही व पाहू गेले असता हा दिसत दिसतही नाही पण काय नवलंय पहा की हा नसूनही याचा भास होतो इंद्रधनुष्य ज्याप्रमाणे नाना प्रकारच्या रंगाने भरलेले दिसते त्याप्रमाणे हा संसाररूपी वृक्ष आज्ञानास सुंदर असा दिसतो याप्रमाणे हा खरा आहे असे घेऊन चालल्यावर अज्ञानाच्या डोळ्यास भूल पाडतो ज्याप्रमाणे बहुरुपी नाना तऱ्हेची सोंगे आणून लोकांचे मन हरण करतो म्हणजे रिझवितो आणि आकाशास कसलाही रंग नसून ज्याप्रमाणे त्याचा निळा रंग भासतो तथापि तोच रंग एका क्षणात दिसतो व नाहीसवतो स्वप्नात जरी लटक्या जिन्सात सत्य मानल्या तरी त्यापासून एकसारखा निर्वाह होईल का त्याप्रमाणे हा क्षणिक जगाभास आहे आपले प्रतिबिंब पाण्यात पडलेले पाहून माकडास ते दुसरे माकडंच आहे असे वाटते व धरू लागले असं ते हातास येत नाही लाटांची एकामगुने केण्याची त्वरा व विजेचे चमकणे यांच्यापेक्षाही या विश्वरूपी झाडाचे होणे जाणे अतिजलदे ग्रीष्म शेवटचा वारा जसा समोरून किंवा पाठीमागून येतो हे समजत नाही तशी या नसणाऱ्या संसाररूपी वृक्षाची स्थिती आहे या याप्रमाणे या वृक्षास अंत स्थिती रूप ही नाही म्हणून हा उपटून टाकण्यास खटाटप कशाला पाहिजे अर्जुना आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे हा वृक्ष बळावला आहे असं वाटत होते ना तर आता आत्मज्ञानरूप शस्त्राने हा तोडून टाक पाहू परंतु एक ज्ञानाशिवाय याला छेदण्याचे जेवढे उपाय करशील तितका तू या वृक्षात अधिकाधिकच गुंतून पडशील मग तू किती फांद्यावरून हिणशील आणि तसाच वर किंवा खाली असेल कारण याला म्हणून याचे मूळ जे तू योगून टाकील पुष्कळ काठ्या मिळवल्या म्हणजे तो जसा व्यर्थ शीण केल्याप्रमाणे हो मृग जलाच्या मोठ्या नदीतून तरुण जाण्याकरता नाव शोधण्याची धावाधाव करीत असता अरण्यातील खऱ्या ओहोळात खरोखर एखादा बुडतो त्याप्रमाणे वीरा अर्जुना या लटक्या संसाराच्या निवृत्तीचा मनुष्य उपाय करीत असता भ्रम पावतो आणि आपल्या खरा ज्ञानाचा लोप झाल्यामुळे त्याच्या अंगात संसार सत्य असे जे वारे भरलेले असते ते अधिकच होते धनंजया स्वप्नात लागलेल्या तलवारीचे वारस ज्याप्रमाणे जागृती हेच औषध त्याप्रमाणे ज्या संसाराची अज्ञानापासून उत्पत्ती आहे त्याचा छेद करण्यास ज्ञान खडकच पाहिजे परु ज्ञान खड़क लीले ने धारण करता बुद्धिस्ट वैराग्या बलकट साह्य ते, ते वैराग्य इतके दृढ़ पाजे कि त्रैलोक भोगांस इतका वीट आलाजे कि भोगे जसे कूत्रे नुकते चोकन गए अर्जुना पदार्थ मात्रा बदल इतका वीट येवराग्य प्राप्त होना मग देहा अहंता है ज्यान त्या वैरागी वैराग्यरूप खडगावरून काढून ते विचारवंत बुद्धिरूपी हातात घ्यावे मग ते खडग विवेक विवेकरूप सहाणेवर पाजवून अहम ब्रह्म या बोधाची तीक्ष्ण धार लावावी आणि त्यास अद्वैतरूपी पाणी द्यावे इतके झाल्यावर निश्चयरूपी मोठ हातात घेऊन व मनन करून ते खड्गं एक वेळ आजमावून पहावे नंतर ज्ञान खडगाचे व आपले निधी ध्यासाने ऐक्य झाल्यावर आपल्यापुढे घाव मारण्यास ते झाड टिकणार नाही ते आत्मज्ञानरूप शस्त्र अद्वैत प्रभेच्या भोगरूपी वृक्षासणार नाही शरद ऋतूच्या सुरुवातीचा नाहीसा करतो अथवा सूर्योदय झाल्यावर सर्व अंधार नाहीसा होतो किंवा जागे होण्याबरोबर स्वप्नातील गोष्टी नाश पावतात त्याप्रमाणे आत्मज्ञानरूपी धारेच्या तिखटपणामुळे संसार तरुचा नाश होतो त्यावेळेस ज्याप्रमाणे चांदणे पडल्यावर मृगजल दिसत नाही त्याप्रमाणे संसाररूपी वृक्षाची वरची व खालचीमुळे अथवा खाली वाढलेला सर्व विस्तारही नाही शिवतात याप्रमाणे हे विरोतमा अर्जुना आत्मज्ञानरूपी खडगाने हा संसाररूपी अश्वत्थ वृक्ष खालच्यावरच्या मुळासुद्धा शेधून टाक नंतर ज्या पदाला प्राप्त झालेले लोक पुन्हा मागे येत नाहीत ते पद शोधून काढावे कसे तर ज्याच्यापासून अनादि प्रवृत्ती चालत आली आहे त्यास आद्य पुरुषाला मी शरण आहे अशा भावनेने त्या पदाचा शोध लावा मग ही अमुक वस्तू हा भास जेथे राहत नाही व अहंतीचा लोफ होतो असे जे आत्मस्वरूप ते पाहावे परंतु मूर्ख लोक आरशाच्या आधाराने आपले एकच रूप दुसरे पाहतात त्याप्रमाणे तू करू नको अर्जुना आपले स्वरूप पाहण्याची रीत अशी आहे की एखादा धरा उकरला असता पाणी आहे असे प्रत्यास येते परंतु तोच बुजवला तरी त्यात मूळ पाणी आहेच किंवा पाणी आटल्यावर जसे त्यातील प्रतिबिंब मुख्यबिंबाशी ऐके पावते अथवा घट फुटल्यावर घटातील आकाश महदाकाश मिळते किंवा लाकडे नाहीशी झाल्यावर त्यातील अग्नी जसा स्वस्वरूपी लय पावतो तसे अर्जुना आपले स्वरूप हे आपल्या स्वरूपात पाहावे लागते जसे जिव्हेने आपली स्वतःची चव पाहणे किंवा डोळ्याने आपले बुबुळ पाहणे तसे आपले स्वरूप आपण पाहणे हे प्रभेश मिळते आकाश आकाशावरच असते अथवा पाणी ज्याप्रमाणे पाण्यात त्याप्रमाणे अद्वैत दृष्टीने आपले स्वरूप आपण पाहण्याची रीत आहे हे तुला निश्चयपूर्वक सांगतो पाहिल्याशिवाय पाहणे व जाणल्याशिवाय जाणणे असे जे आद्य ठिकाण ज्याला ब्रह्म म्हणतात त्या ब्रह्मालाही उपाधीच्या योगाने अस्तित्व आणून त्याचे श्रुती वर्णन करतात मग त्याला नावरूप आहे अशी व्यर्थ बडबड करतात पण स्वर्ग व संसार यास कंटाळलेले मुमुक्षुलो योग ज्ञानाचा आश्रय करतात आणि मग तेथून परत यावेचे नाही अशा प्रतिज्ञाने जिकडे जाण्यास निघतात मग संसाराच्या पुढे पाय ठेवून वैराग्याची पैस मारून धावतात आणि कर्ममार्गाच्या आचरणाने प्राप्त होणारा ब्रह्मलोक तोही ओलांडून पुढे जातात मग आपले अहंतादी सर्व भाव जिंकून ते ज्ञानी निजपदास जाण्याकरता अजिंक्यपत्र घेतात हे पहा त्या निजपदापासून ही विश्वाची परंपरा एवढी वाढली आहे ती केवळ दैवहीनाच्या आशेप्रमाणे व्यर्थ होय आत्मस्वरूप न जाणल्यामुळे जो हा संसार भासतो तो त्या मुमुक्षूने अहंता सोडून नाहीसा केला पार्था अशी जी वस्तू ती ज्याप्रमाणे थंडी थंडीस काकडविते त्याप्रमाणे आपली आपण पाहिले पाहिली पाहिजे हे धनंजय ते निजपद म्हणजे आत्मस्वरूप ओळखण्याची आणखी खूण आहे की ज्या स्वरूपाची भेट झाली असता त्या ठिकाणाहून पुन्हा परत येणे घडत नाही महाप्रलयकाली जसे सर्वत्र जलमय होते तसे जे ज्ञानाने परिपूर्ण होऊन त्या स्वरूपास भेटतात ते स्वस्वरूपात निमग्न असतात ज्यांचा अभिमान आणि मोह गेला आहे ज्यांनी रूप दोष जिंकले आहेत जे आत्मज्ञानाला नित्य पावतात ज्यांच्या सर्व वासना नाहीशा झाल्या आहेत आणि जे सुखदुःखरूप द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत असे ज्ञातेजन ते या शाश्वतपदाला जाऊन मिळतात वशा ऋतूच्या अखेरीस ज्याप्रमाणे मेघ आकाशात सोडून जातात त्याप्रमाणे जा ज्या पुरुषाचे मनाला मोह व अभिमान सोडून जातात निर्धन व निष्ठूर अशा मनुष्यास ज्याप्रमाणे त्याचे आपण त्याप्रमाणे केळीला केळी आल्यावरती दशी उन्मळून पडते तशा आत्मस्वरूप लाभाच्या प्रबलतेने ज्यांच्या क्रिया क्रमाक्रमाने बंद पडतात वृक्षाला आग लागल्यावर त्यावर बसणारे पक्षी ज्याप्रमाणे ते सोडून जातात त्याप्रमाणे जा ज्यांना सर्व पापे सोडून जातात ज्या भेदबुद्धीरूप पृथ्वीवर सर्व रूप तृणाचे अंकुर फुटतात त्या भेद बुद्धीची ज्यांना ओळखही राहत नाही आपोआप नाही अभिमान अज्ञानासह नाही सांगतो हे पहा आयुष्यहीन जीवास ज्याप्रमाणे शरीर अवचित सोडते त्याप्रमाणे मोह पडणारे द्वैत ज्यांना सोडून जाते परिसरा जसे लोखंड दुर्मिळ आहे किंवा सूर्याची व अंधकाराची ज्याप्रमाणे गाठ पडत नाही त्याप्रमाणे द्वैतबुद्धीचा ज्याच्यापाशी सदोदित तोटा असतो अरे या देहाचा अभिमान धरल्यावर सुखदुःखाकार रूपी जे द्वैत दृष्टीस पडते ते ज्यांच्या येत नाही ज्याप्रमाणे जागे झाल्यावर स्वप्नात मिळालेले राज्य अथवा प्राप्त झालेले मरण याचपासून हर्ष किंवा शोक होत नाही ज्याप्रमाणे गरुडापुढे सर्प येत नाही त्याप्रमाणे सुखदुःखरूपी पुण्य व पाप उत्पन्न करणारे जे द्वयित त्या ते जाना जिंकित नाही आणि असद्वस्त रूपे पाणी टाकून जे विचारी राजहंस सद्वस्तरूप दुधाचे सेवन करतात ज्याप्रमाणे सूर्य पृथ्वीवर पाऊस पाडून तेच पाणी आपल्या किरणाद्वारा आपल्याच ठिकाणी घेतो त्याप्रमाणे आत्मस्वरूपाची भ्रांती पडल्यामुळे जे ब्रह्मा ब्रह्म चहूकडे फाकले असते ते ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यावर आपल्या स्वरूपात नेहमी ऐक्य पावते इतकेच नव्हे तर ज्याप्रमाणे गंगेचा ओघ समुद्रास मिळाल्यावर माघार येत नाही त्याप्रमाणे आत्मस्वरूपाविषयी त्याचे विचार ढळत नाही शिवाय सर्वत्र आत्मस्वरूप झाल्यावर ज्ञानाला कसलीच इच्छा नसते ज्याप्रमाणे आकाशाची सर्वत्र व्याप्ती असल्यामुळे त्याला एका गावाहून दुसऱ्या गावास जाणे शक्य नाही त्याप्रमाणे अग्निच्या डोंगरावर कसलेही बिपेरल्याचा उगवत नाही त्याप्रमाणे ज्याचे मनात ज्ञानाचा उदय झाला आहे तेथे कोणतेही विकार उद्भवत नाही समुद्र मंथन समयी क्षीरसमुद्रात घातलेला त्यातून काढून घेतल्यावर तो समुद्र स्थिर झाला त्याप्रमाणे आत्मप्राप्ती झाल्यामुळे ज्यांचे मनात कामवासना उत्पन्न होत नाही ज्याप्रमाणे चंद्र षोडशकलाने भरल्यावर कोणतेही बाजूने कमी दिसत नाही ज्या त्याप्रमाणे आत्मप्राप्ती झाल्यामुळे ज्याचे मनात कोणतीच इच्छा उत्पन्न होत नाही अशा निरुपम गोष्टी तुला किती सांगू ज्याप्रमाणे वायूच्या पुढे परमाणू टिकत नाही अशा प्रकारे हुतभक्षण करणारा जो ज्ञानाग्ने त्यात ज्यांनी सर्व विषय जाळून टाकले आहेत ते पुरुष सुवर्णात सुवर्ण मिळाल्याप्रमाणे स्वरूपाशी ऐक्य पावतात ते ठिकाण कोठे आहे असे जर तू विचारशील तर जे कधी नाश पावत नाही ते ठिकाण जे पाहू गेले असता दिसावे जाणू गेले असता समजावे किंवा अमुक वस्तूप्रमाणे आहे असे म्हणता यावे याहून वेगळे आहे तू त्या पदाला प्रकाशित करण्यास सूर्य चंद्र किंवा अग्नि हे समर्थ नाहीत ज्या पदाला प्राप्त झालेले लोक पुन्हा परत येत नाहीत ते माझे परमधाम म्हणजे उत्तम पद आहे परंतु दिव्याच्या उजेडाने अथवा चंद्राच्या प्रकाशाने फार तर काय परंतु ज्या सूर्यापासून सर्व जग प्रकाशित होते त्याच्या प्रकाशाने या सर्वांच्या प्रकाशाने ते दृष्टीच पडणे हेच ज्याच्या आड जोपर्यंत जग दिसते तोपर्यंत ज्याचा लो लोप असतो व ज्याच्या लोपामुळेच विश्वाचा भास होतो जससा शिंपीचा भास कमी तस तसा रुप्याचा भास वाढतो किंवा दोरीचा भास नाहीसा झाल्यावर सापाचा खरेपणा उघडकीस येतो त्याप्रमाणे चंद्र सूर्यादिकांचे हे प्रखर तेज ते ज्या स्वरूपाच्या अंधकारात प्रकाशित होते अशी जी वस्तू ती अति तेजस्वी असून सर्व भूतांना व्यापून चंद्र व सूर्य प्रकाश देते म्हणून या वस्तूच्या प्रकाशापुढे चंद्र सूर्य यांचा तेजांचा अंधार पडतो या करता सर्व तेज ते स्वरूप आहे आणि या वस्तूचा प्रकाश झाला असता चंद्र सूर्यासह जगाचा लोप होतो ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर नक्षत्रासह चंद्र निस्तेज होतो किंवा जागे झाल्यावर स्वप्नात भासलेला सर्व पसारा मावळतो अथवा संध्याकाळ झाले मृग जेव्हा आपोआप नाही होते त्याप्रमाणे कसलाच भास होत नाही ते माझे मुख्य स्थान होय गेले ते ज्याप्रमाणे माघारे येत नाहीत त्याप्रमाणे जगाकडे माघारी येत नाहीत किंवा मिठाची तयार केलेली हत्तीण समुद्रात बुडवल्यावर जशी माघारी येत नाही किंवा आकाशात गेलेल्या अग्नीच्या ज्वाळा जशा खाली परतून येत नाही किंवा तापलेल्या लोखंडावर पाणी टाकलेले पा लोखंडावर टाकलेले पाणी जसे नाहीसे होते तसे शुद्ध ज्ञान झाल्यामुळे जे माझे ऐक्य पावतात ते पुनर्जन्मापासून मुक्त होतात तेव्हा बुद्धीरूप पृथ्वीचा राजा जो अर्जुन तो म्हणाला प्रभो आपला आज माझवर प्रसाद झाला आहे परंतु एक माझी विनंती आहे तिकडे लक्ष द्यावे तर जे दे देवांच्या स्वरूपात जाऊन मिळाल्यावर माघारी येत नाहीत ते पूर्वी देवांच्या स्वरूपापासून भिन्न होते किंवा एकरूपच होते जर ते अनादिसिद्ध भिन्न असतील तर ते माघारी येत नाहीत हे म्हणणे असंभवनीय कारण असे पहा भ्रमर फुलातील मकरंद सेवन करण्यास से गेले असता कधी फुलेच होतात का दुसरे असे पहा लक्ष्याहून वेगळे असे जे बाण ते सोडल्यावर ज्याप्रमाणे लक्षास भेदून पुन्हा खाली पडतातच ऐके पावत नाही त्याप्रमाणे ते परत येतातच तुमच्या स्वरूपात मिळाले असताही माघार येत नाहीत हे म्हणणे शोभत नाहीतर तुम्ही तेच ते असे जर वस्तुता असेल तर कोण कौन कोणास मिळाव यायचे असे पहा शस्त्राने शस्त्राचा म्हणजे आपल्या स्वतःचा छेद होतो का म्हणून देवा तुमच्या स्वरूपाशी ज्याचे ऐक्य आहे त्यांना तुमचा संयोग किंवा व्यवहतो असे कसे म्हणता येईल अवयव व शरीर कभी एकमेकपसर वेगे होता मैं बर जे नेह तुम्हार स्वरूप भिन्न है तो केव ही तुम्हार स्वरूप ऐक्य पावाए नहीं मगारी यहाँ ये नहीं, नहीं, नहीं। व्यर्थ बोलने तरी क्रीकृष्ण ज्या तुम्हारा सर्वत्र मुखे हैं क्या तुम्हार स्वरूप मिला माघारी ये नहीं माला नीट समझाव सगा अर्जुनाची ही शंका ऐकून सांगितलेले त्याच्या मनात पूर्णपणे बिमरे असे पाहून सर्वज्ञ शिरोमणी भगवान श्रीकृष्ण संतो दे संतोष वाटला मग भगवान म्हणतात हे महामते मद्रूप झाल्यावर जे पुन्हा माघार येत नाहीत त्यात भिन्न व अभिन्न अशा दोन्ही प्रकारचे लोक आहेत जर विचारदृष्टीने पूर्ण लक्ष पाहिले तर माझे व त्यांचे स्वरूपात स्वभावताच ऐक्य असते आणि वर वर विचार करून पाहिले तर ते माझ्यापासून भिन्न आहेत असेही वाटते ज्याप्रमाणे पाणी हल्ले असता त्यावर येणारे लाटा पाण्यापासून वेगळ्या दिसतात बाकी वस्तुचा ते निवळ पाणीच होय किंवा सोन्याचे दागिने सोन्याहून भिन्न दिसतात पण मग विचारपूर्वक पाहिले असता ते सर्व सोनेच आहे त्याप्रमाणे हे किरीटी ज्ञानदृष्टीने पाहिले असता ते मदरूपच आहेत हिरवी त्यांच्यात आणि माझ्यात जो भिन्नपणा वाटतो तो अज्ञानामुळे आणि खरोखर वस्तूच्या दृष्टीने पाहिले असता मायोपॅथीच्या योगे उद्भवणारे असे भिन्नत्व माझं एका त्या ठिकाणी कोठून असणार सूर्यबिंबाने जर सर्व आकाश व्यापून पोटात घातल्यावर त्याचे प्रतिबिंब कोठून दिसणार व किरणे तरी कशावर पडतील अर्जुना कल्पांतेच्या पाण्याला ओहोटी भरती असते का म्हणून विकाररहिता असं जो मी त्या मला भेद आणि अभेद कुठून परंतु ओघाच्या अनुरोधाने उपाधीने बिंबाने आकाश हे चौकोने किंवा वाटोळे असे कसे म्हणता येईल <coughs> परंतु तेच घट किंवा मठ यांच्या उपाधीने तसेच दिसते अरे हे पहा निद्रेच्या उपाधीने स्वप्नात ज्यावेळी मनुष्य राज्यपदावर आरूढ होतो त्यावेळी राजा प्रजा इत्यादी सर्व जग त्या एकट्याने काम सोन्यात किडार मिळवल्यावर ते कसाच कमी उतरते त्याप्रमाणे शुद्ध स्वरूप असा मी जेव्हा मायेने परिवेष्टीत होतो तेव्हा माझे ठिकाणी मायेच्या उपाधीने जीव व ईश्वर हे भाव उत्पन्न होतात वड़ी एक अज्ञान चहूक रूढ़ होते योगा मी को विकल्प उत्पन्न होते मग पुष्क विचार करा निश्चय करता देह मी मनुष्यलोकी सनातन सा जीवरूप अंश है तो प्रकृति मध्य पंच ज्ञानेन्द्रीय व मन आकर्षित करते अशा प्रकार आत्मज्ञान हे देहा है असे न समझता शरीर का मी भाई ना मजा अंश जाणणे होतात त्याच अशा समुद्राचा एक लहास अंश असे दिसते त्याचप्रमाणे हे पांडूसुद्धा देहाचा अहंकार उत्पन्न झाल्यावर त्या जड देहाचा जो चालक तो या मृत्यू लोकात जीवरूपी मीच होय त्याच जीवाच्या दृष्टीने जो हा अखंड व्यापार चालतो त्याला जीवलोक सृष्टी असे म्हणतात अरे ज्या ठिकाणी जन्म व मृत्यू हे खरे म्हणून मानले जातात त्या ठिकाणाला मी जीवरोग म्हणजे संसार असे म्हणतो अशा प्रकारच्या या जीवलोकात ज्याप्रमाणे चंद्र हा पाण्यापासून वेगळा असताही पाण्यात प्रतिबिंब पडल्यावर त्यात आहे असा भासतो त्याप्रमाणे मी आहे असे समज अर्जुना स्फटिकाचा मणी कुंकुमावर ठेवला असता तो तांबडा दिसतो तथापि तो काही तांबडा नव्हे त्याप्रमाणे माझे अनादि पण मोडत नाही आणि अक्रियत्वही भंगत नाही तथापि मला करता भोगता असे, असे जे म्हणतात ते केवळ अज्ञान आहे असे समत किंबहुना शुद्ध असा आत्मा प्रकृतीशी ऐक्य पाहून प्रकृतीचे उपाधीने तिच्या धर्माचा अधिकार स्वीकारतो मग मन आणि श्रोत्रादी पाच इंद्रिये ही माझी आहेत असे म्हणून त्यांचे व्यापार मी करतो असे म्हणतो ज्याप्रमाणे स्वप्नात संन्याशाने आपणच आपले कुटुंब बनून संसार थाटावा वो त्याच्या मोहाने सैरा वैरा धावावे संखदुख भोगावे त्याप्रमाणे आपली विस्मृती झाल्यावर आत्मा हा आपले स्वरूपही तिच्यासारखेच आहे असे मानून तिच्या अनुरोधाने तिचेच कार्य करतो मनरूपी रथावर बसून श्रवणाच्या द्वाराने बाहेर निघून शब्दरूपी रानात संचार करतो तोच प्रकृतीचा लगाम हातात धरून त्वचेच्या द्वा स्पर्श स्पर्शरूपी घोर बनात जातो एखाद्या जा वेळेस नेत्राच्या द्वाराने बाहेर पडून रूपविषयाच्या डोंगरावर स्वच्छंदाने हिंडतो किंवा हे सुभटा जिव्हेच्या द्वाराने बाहेर पडून रसाच्या गुहेत हिंडतो किंवा माझा अंश जो हा तो, तो नाकाच्या द्वाराने बाहेर पडून सुगंधाच्या अरण्यात हिंडतो याप्रमाणे देह व इंद्रिये यांचा नायक जे मन ते धरून ते विशेष दे शब्दाधिक त्यांचा उपयोग उपभोग घेतो तर वायू जसा पुष्पाधिकापासून सुगंध घेऊन जातो तसा हा जीव जेव्हा पूर्वी ते शरीर टाकून दुसरे शरीर धारण करतो तेव्हा मन व इंद्रिये आपल्या घेऊन जातो पण जीवाचे कर्तृत्व किंवा वक्तृत्व तेव्हाच दृष्टीस पडते कि जेव्हा तो, तो? जे तो एखाद्या शरीरात प्रवेश करतो ज्याप्रमाणे एखाद्या संपन्न व विलासी पुरुषाचे ऐश्वर तेव्हाच दृष्टीस पडते कि जेव्हा तो एखाद्या नगरात राहतो त्याप्रमाणे ज्यावेळेस जीव त्यावेळेसच जीवाच्या अहंकाराची वाढ किंवा विषेंद्रियाची धामधूम दिसण्यात येते अथवा शरीर जर टाकले तर जीव आपल्या बरोबर नेहमी असणारे मन आणि इंद्रिय ही आपली संपत्ती घेऊन जातो ज्याप्रमाणे अतिथी भोजनास आला असता त्याचा अपमान करून त्यास माघारी लावल्यावर तो आपले पुण्य घेऊन जातो किंवा दौऱ्या काढून घेतल्यावर कळसूत्री बाहुल्यांची गती नाहीशी होते अथवा सूर्य मावळला असता तो लोकांची दृष्टी आपल्या बरोबर घेऊन जातो फार काय सांगावे वारा ज्याप्रमाणे आपल्याबरोबर पुष्पातील सुवास घेऊन जातो त्याप्रमाणे हे धनंजय जीव देहाला सोडून गेला म्हणजे आपल्या बरोबर पाच ज्ञानेंद्रिय व सहावे मन यांना घेऊन जातो तो जीव कर्ण नेत्रिव्हा व घ्राण, तसेच मन यावर सत्ता ठेवून विषयांचा उपभोग घेतो मग येथे अथवा स्वर्ग लोकात ज्या ज्या ठिकाणी जीव देहाचा स्वीकार करतो त्या त्या ठिकाणी मनाधिक सहा इंद्रियांचा पुन्हा पसारा घालतो अर्जुना दिवा मालवल्या तो जसा आपल्या तेजासह नाही सावतो तसा तो फिरून लावल्यावर आपल्या तेजासह फाकतो तर अर्जुना अज्ञानाच्या दृष्टीला अशा प्रकारे जीवाचे सर्व कर्तृत्व आहे असे वाटते कारण आत्माच या देहामध्ये आला आणि यानेच विषयांचा उपभोग घेतला अथवा तोच हा देह सोडून गेला हेच खरे असे ते लोक मानतात एरवी जन्म घेणे अथवा मरणे किंवा क्रिया करणे अथवा विषयांचा उपभोग घेणे हे सर्व प्रकृतीचे धर्मा आहेत पण त्यांनी हे आत्म्याचे मानले देहापासून किंवा मा देहामध्ये शब्दादी विषयांचा उपभोग घेणारा अथवा सुखदुःखाने युक्त असणारा जो जीव त्याचे सत्स्वरूप मूळ जना दिसत नाही ज्ञान ज्यांना ज्ञानचक्षु आहे त्यांना दिसते येतन करणारे योगी आपल्या ठिकाणी स्थिर असलेल्या जीवाला म्हणजे आत्म्याला पाहतात आणि जे शास्त्रसंहार शास्त्रसंस्काररहित व अविचारी आहेत त्यांना यत्न करूनही जीवाचे स्वरूप दृष्टीस पडत नाही परंतु लहानसा देहसमोर पाहिल्यावर त्या त्यात चेतना आल्यावर जी चळवळ दृष्टीस पडते त्या चळवळीच्या योगाने तो जन्मास असे म्हणतात त्याचप्रमाणे हे सुभद्रापते त्याचा संगतीने इंद्रिय आपापले विषय सेवित असतात जीव उपभोग घेत असे म्हणतात अरे शरीर क्षीण होऊन भोग घेणे आपो राहिल्यावर देह पडून नाहीसा म्हणून हाका मारतात हे पांडवा झाड हलत असले म्हणजेच वारा वाहतोय असे समजावे आणि तोच वृक्ष हले नासा झाला म्हणजे वारा नाही असे समजायचे कि काय किंवा आरसा समोर ठेवून आपले रूप त्यात पाहिले पाहिले म्हणजेच आपण आहोत असे मानावे तर आरशात पाहण्याचे अगोदर आपले रूप नव्हते की काय अथवा तो आरसा बाजूस केल्यावर आपल्या रूपाचा लोप झाला म्हणून आपण या जगातून नाहीसे झालो असा निश्चय करायचा की काय आकाशात होणारा गडगडाट हा जरी खरोखरी आकाशापासूनच होतो तरी तो मेघापासून होतो असा लोक त्याच्यावर आरोप घेतात अथवा ढग वेगाने इकडून तिकडे जाऊ लागले म्हणजे त्यातून दिसणारा चंद्र जरी स्थिर आहे तरी तोच वेगाने धावतो आहे असा लोक आरोप घेतात त्याप्रमाणे मोहने आंधळे झालेले ते लोक देह उत्पन्न होतो किंवा नाहीसा होतो म्हणजे अविक्रे असा आत्माच उत्पन्न होतो किंवा नाहीसा होतो याचा निश्चय करतात या शरीरात आत्मा आपल्याच ठिकाणी असून देहाच्या धर्मास फक्त साक्षीभूत आहे या दृष्टीने पाहणारे लोक निरायचे देह हा जीवाची राहण्याची पिशवी आहे असे ज्ञानाच्या प्रकाशाने पाहून ज्यांचे डोळे त्यात गुंतत नाहीत ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूत पुष्कळ ढग आले तरी त्यातून सूर्याचे किरण बाहेर आल्याशिवाय राहत नाहीत त्याप्रमाणे ज्ञाना प्रभेने ज्यांची स्फूर्ती स्वरूपाच्या ठिकाणापर्यंत पोहोचली आहे ते ज्ञानी आत्मा हा अकर्ता आहे असे मानतात ज्याप्रमाणे नक्षत्राने भरलेले आकाश प्रतिबिंब पडल्यावर समुद्रात दिसले म्हणून ते वरून गळून खाली पडले नाही हे खचित आहे आकाश आकाशाते जागे है व समुद्रत दिशते प्रतिबिंब खोटे है ज्यादा देहतला जीव हा आत्मा लाटां सपाटत चंद्रा तुकड़े तुकड़े दृष्टि स्पड़ता परंतु तो, तो चंद्र पहू गए अपने जागे कायम है कि डबक्यात पानी साज्ड सूर्य दसतो वतेच पानी आटावर तो दसत नहीं परंतु सूर्य पहू गए आपिकाप्रमा देह उत्पन्न झाल्यावर व नाहीसा झाल्यावर मी उत्पन्न होत नाही व मरतही नाही अशा दृष्टीने जे मला पाहतात मातीचे घट अथवा मठ तयार करून पुन्हा जरी मोडून टाकले तरी त्या घटमठात दिसणारे आकाश हे जसे ते तसेच कायम असते त्याप्रमाणे अखंड जी आत्मसत्ता त्या सत्तेच्या आधारावर अज्ञानदृष्टीने देह होतात व जातात असे दिसते आत्मा हा वाढत नाही नये नाही चे करावीत नाही व करीतही नाही हे ज्यांना यथार्थ आत्मज्ञान झाले आहे ते जाणतात आणि ज्ञान प्राप्त होईल बुद्धी ही झाडा घेईल व तो सकल शास्त्रात निपुण होईल परंतु इतका शास्त्रसंपन्न होऊ नये जर त्या मनुष्याच्या मनात वैराग्याचा लेश नसला तर सर्व व्यापक असा जो मी त्या माझी थे माझी भेट त्याला होणार नाही त्याचप्रमाणे सर्व शास्त्रे जरी मुखोजगत असली आणि अंतकडा जर विषयाचे चिंतन असले तर अर्जुना खचित खचित त्याला माझी प्राप्ती व्हाय व्हावयाची नाही अरे असे पहा स्वप्नात ग्रंथ जरी मुखोजगत झाले तरी त्या योगाने संसारातून मुक्त होता येईल का किंवा घरात असलेले वडिलोपार्जित ग्रंथ रक्षण करून ठेवल्याने ते वाजरे असे म्हणता येईल का अथवा डोळे बांधून मोती जर नाकास लावली तर त्यांचे पाणी व किंमत कळेल का त्याचप्रमाणे चित्तात अभिमान बाळगून तोंडाने सर्व शास्त्रे पाठ म्हटली आणि असे कोट्यवधी जन्म गेले तरी त्यास माझी प्राप्ती होणार नाही जो मी एकच असून प्राणी मात्रास व्यापून राहिलं आहे त्या माझी व्याप्ती कशी आहे ते तुला स्पष्ट करून सांगतो एक श्लोकार्थ बारावा जे सूर्याच्या ठिकाणी असलेले ते सर्व जगाला प्रकाशित करते आणि आग्नि व चंद्र ये ठिका है ते तेज असे मजे तर अच्छा सूर्याचारेजा तेजाने सर्व विश्व रचना दृष्टि स्टरतेज सूरयासकट मजे है अ पांडुसुदा सूरया पानी शोषण कर पुनः पृथ्वी जो ओलावाण् जी चंद्रा ठिकाणी प्रभा ती मी हो आणि दहन करणे किंवा पाचन करणे ही जी अग्नीची ठिकाणी असलेली अमर्याद तेजवृद्धी ती माहीत आहे